परिसा परिसा श्रीकृष्णू जो भूत भार सहिष्णू तो बोलत असे विष्णू पार्थ ऐके ऐका ऐका भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे वो अर्जुन ऐकत आहे म्हणे शुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे अंगमन जैसे कापुराचे श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूनी स्वच्छ असतो त्याप्रमाणे जेचे शरीर आणि अंतकरण हे शुद्ध असतात अर्जुना तशा प्रकारचे शुचित्व ज्याच्या ठिकाणी का तैसे चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्यू जैसा जसे रत्नांचे स्वरूप आत बाहेर चोख असते अथवा सूर्य जसा आत बाहेर एक प्रकाशमय असतो बाहेरी कर्मे क्षालला, भीतरी ज्ञाने उजळलं परी आला एका। तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे वो आतून जो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे मृत्तिका आणि जडे बाह्य येणे मेळे होय बोले वेदाचे वेदाच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी यांच्या योगाने जे शरीर ते निर्मळ होते भलते सौंदी वस्त्रांची बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने म्हणजेच मातीने स्वच्छ करता येतो व परेटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राची डाग नाहीसे करते किंबहुनाई या परी बाह्य चोखा अवधारी आणि ज्ञान दीपू अंतरी म्हणून शुद्ध फार काय सांगावे याप्रमाणे ज्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञान रुपी दिवा असतो म्हणून अंतरही शुद्ध असते असे समज ए रवी तरी सुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुग अर्जुना सहज विचार करून पाहिले तर आत्मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीरानं कर्म करण ही विटंबन आहे मृत जायसा शृंगारीला गाढव नानीला, कडू दुधी या माखीला गुळे जैसा प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुधी बोपळा जसा गुळाने चोपडला बोस गृही तोरण बांधिले का उपवासी अन्ने लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांतही ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकुम व सेंदूर लावला कळसा माझे पोकळ जळोवरील ते झळा काय करू चित्री व फळ आतुषेण आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्यावरील नुसत्या दिखाऊ चाकाकीला आग लाग शेणाच्या फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहुब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचं कारण त्यांच्या आत शेणच आहे तैसे कर्मवरी चिले न सरे थोर मोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे आत शुद्ध नसून केवळ बाह्यातकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तरी तो खपत नाही जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात भुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही ज्ञान भावे, मग बाह्य लाभेल स्वभावे बरी ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे म्हणून मनामध्ये ज्ञान असावं मग बाह्य शुद्धी सहजच प्राप्त होईल शिवाय ज्ञान आणि कर्म या दोघांनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल या लागी बाह्य विभागू कर्मे धुतला चांगू आणि ज्ञाने फिटला वंगू अंतरीचा या करता अर्जुना बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला म्हणजे शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे तेथे अंतर बाह्य गेले निर्मळत्व एक जा उरले शुचित्वची त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्व एक झाली फार काय सांगावे केवळ एक शुचित्व मात्र राहि म्हणून म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालताना जसे बाहेरून दिसतात तशा अंतःकरणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर म्हणजे इंद्रियांच्या द्वारा प्रकट झालेल्या दिसतात विकल्प जेणे उपजे नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होत ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्माची बीजे अंकुर घेतात म्हणजे ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते ते आई के भेटे परी मनी काहीची नुमटे मेघरंगे न काटे व्योम जैसे अशा ज्या गोष्टी त्या ऐकल्या पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाही त्याप्रमाणे मनामध्ये काहीही विकार उत्पन्न होत नाही एरवी इंद्रियांचे निषयावरी तरी लोळे परी विकाराचे निटाळे लिंपी जे ना एच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकारांच्या विटाळ्याने लिप्त होत नाही भेटली वाटेवरी चोखी महारी तेथ नातळे तियापरी राहणे वाटे म्हणून ब्राह्मण स्त्री अथवा महाराजी स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही व दुसरीच्या सांगतीने ती अपवित्र होत नाही तर ती वाट दोहो पासून असते त्याप्रमाणे अलिप्तपणे व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते का पतिपुत्राते आलिंगी एकचिते तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या अंगी नरि गे कामू एकच तणुस्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते परंतु तिच्या मनाचे स्पर्श नसतो तैसे हृदय चोख संकल्प विकल्प कृत्याकृत्य विषय ख, कृत्या, कृत्या ख पुढे जाणे त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंतकरणास ओळख असते विशेषत कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंतकरण पक्के जाणते तैसे विकल्प जाते न लिंबिजे मनोवृत्ती जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधण्यात खडा शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही तया नाव शुचीपण पार्थागा संपूर्ण हे देव असे म्हणतात ही सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पाहशील असे समज आणि स्थिर तासाचे घर रि गाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य ग आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे देह तरी कडे आपण देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विस्कटत नाही वत्सावरून धेनुचे स्नेह नवचे नवती भोग सतीयेचे प्रेम भोग गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही म्हणजे वासरावरून हलत नाही सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादी उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते ते भोगांकडे परत येत नाही पालो भिया दूर जाये परी जीव ठेविला चिठाये तैसा देहो चाळीता नव्हे चळू अथवा लोभी पुरुष दूर जातो परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी राहतो त्याप्रमाणे त्या, त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला ध्रुव जैसा इकडून तिकडे फिरणाऱ्या मेघाबरोबर आकाश धावत नाही अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही काचिया पांथिकाची आये सवे पंथू नवचे धनुर्धरा येणे जाणे जाण्या चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही तैसा चळणवळणात की असोनीये पांच भोवतिकी भूतोर मी एकी चिजे त्याप्रमाणे चलनवलन करणाऱ्या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिर चित्त पुरुष असूनही प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या क्षुधादी एकी एकीनही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही तैसा उपद्रव उमाळे नोटेज वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवाच्या लोंढ्यानी तो वाहवला ना जात नाही दैन्य दुखी न तपे भवशोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुखी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही आरती आशा पडीभरे वय व्याधी गजरे उजू असता पाठी मोरे नव्हे चित्त कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांच्या भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झाले असते ते पुन्हा बहिरमुख होत नाही काम लोभा वरपडी परिरोमान वे वाकुडी मानसाची निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या आकाश नाहीसे हो अथवा पृथ्वी विरघळून जाऊ परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्या सोडून परत फिरण्याची माहीत नसते हाती हा लाफुली पासवणा जेवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शैली शैली ला, ला फुलानी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही क्षीरार नवाची या कल्लोळी कंपुना हि मंदरा का आकाश नजळे जाळी बनवि क्षीर समुद्राच्या लाटाने जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळांनी जळत नाही तैशा आल्या त्याप्रमाणे शोक मोहादी शडुर्मीच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मा मध्ये म्हणजेच चित्त स्थिरते मध्ये गडबड उडत नाही फार काय सांगावे कल्पंत समय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो स्थैर्य ते डोळेस अर्जुना स्थैर्य या नावाने जिसे विशेष वर्णन केले जाते ती हिच अवस्था होय असे समज हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधानसाचे हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराचे व मनाचे ठिकाणी प्राप्त झाले आहे तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे आणि साळू जायसा घरा काय राबे भांडारा बद्धकू जायसा आणि ब्रह्मराक्षस अथवा असल सर्प जसा आपल्या धन असलेल्या घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही पडवणी अंबिक मधुबिशी मधुमक्षी का लोभिणी जैशी एकूण त्या एका मुलावर जशी आई पडून राहते म्हणजे त्याला कधी विसंबत नाही अथवा जशी मधुमशी मधाविषयी लोभी असते अर्जुन जो यंत्रण जतन करी नेदी उभे ठाको ठाकोद्वारी इंद्रियांच्या अर्जुन याप्रमाणे आपल्या अंतःकरणाला जपतो व इंद्रियांच्या दर्णाला उभे राहू देत नाही म्हणे काम बागुल ऐकायला हे आशा सियारी देखायला तरी जीवा टेकैल म्हणून बिहे कि माझे अंतकरण जर इंद्रियांच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकलं तर तो कामरूपी बागुल त्या अंतकरणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे असणारी आशारुपी डाकील ही अंतकर्णाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्या त्याला झपाटील मग जीवभावावरच येऊन बेटेल म्हणून तो पुरुष भीतो बाहेरी धीट जैसे दाटुगा पती काळा सी करी टेहनी तैसे प्रवृत्ती सी ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगसपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांच्या जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो सचेतनी वाणेपणे देह आटणे संयमावरी करणे बुजून निघाले चित्ताचा संकोच होण्याकरता देह सुद्धा जिजतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो मनाच्या महाद्वारी उभे या शरीरात मनोरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहारेच्या जागेत जो यम आणि दम यांना उभे जागे ठेवतो आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र संपुटी सुय चित्त गुद व याच्या मध्यभागी आधार चक्राच्या ठिकाणी मूळ व नाभी मणिपूर चक्राच्या ठिकाणी ओढियाणा बंधाची व कंठा विशुद्ध चक्राच्या ठिकाणी जालंधर बंदची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो अथवा घर करतो आणि इडा व पिंगळा यांच्या संगम स्थानी म्हणजे सुशुमने चित्त घालतो समाधीचे शेजे पासे बांधोणी घाली चित्त चैतन्य समरसे आतुरते समाधी रूपी शय्य जवळ ध्याना टाकतो म्हणजे समाधी लागेपर्यंत हो, आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखत रममान होतो अगांत करण निग्रहो जो तो हा झे जाणी जो हा तेथ विजयो ज्ञानाचा पै अर्जुना अंतकरण निग्रह जो म्हणतात तो हा असे समज वेथे अंतकरण निग्रह आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे शिरसावंदी असते तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज श्लोक आठवा इंद्रियाग्य मन अहंकार एव मृत्यू जरा व्याधीर दुःख दोष अनुदर्शन इंद्रियांच्या विषयांचे ठिकाणी वैराग्य कर्माचे विषय अहंकाराचा अभाव जन्म जरा व्याधी इत्यादी कि ठिकाणी दुःखाचे व दोषाचे अनुदर्शन आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितियाथी आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो व मले या अन्ना लाळ घोटी जेवी रसना अंग न सुय आलिंग अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करत नाही विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वस्ती जेवी जसे कोणालाही विष खावत नाही जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरी मध्ये वस्ती करण्या करता जावत नाही धडधडी त लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही अर्जुना ते नेपाडे जयसी विषय वार्ता नावडे से नी तोंडे अर्जुना, जाओ अर्जुना तितक्या मानाने विषयांची गोष्ट आवडत नाही व जाऊ इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही जयाचा मनी आलस्य देही अतिकारशि सामरस्य जया गा ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो वो यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो तपव्रतांचा मेळावा जयाच्या ठाई पांडव युगांत जया गावा अर्जुना ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलय संकट वाटते बहुयोगाभ्यासी हाव वा, बीजनाकडे धाव नसाहेोनाव संघाताचे योगाभ्यासाविषयी ज्याची अतिउत्कट इच्छा असते व एकांतात राहण्या संबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही पूय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे अहिकेचे बाणांच्या शह्यवर जसे निजणे अथवा पोवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहिलोकीचे भोग भोगणे म्हणतो आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मा ऐसे कुहिले पिशित जायचे श्वानाचे का स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो कि ते कुत्र्याचे कुजलेले ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती वर सांगितलेले विषया विषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतत। ऐसा उभय भोग इत रासू जेथ बहु बसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा जा तू जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोग संबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे तू समज आणि सचाडाची परी इष्टा पुरते करी परी केले पण शरीरी बसोने आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो परंतु केल्याचं खुंज शरीरात राहू देत नाही वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करत असता त्यात काहीही राहत नाही परी हे मी या केले कि हे माझे नि झाले ऐसे नाही ठेविले वासने माझी परंतु हे कर्म केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासने मध्ये ठेवला नाही जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचारणे का निराभिमान उदय जणे सूर्याचे जैसे ज्याप्रमाणे जै अहंकारा वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान असते का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे वीण चाले ते अवस्तंभ हीन फले वर्तने जयाचे अथवा वैद्य जसे स्वभावत बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचे चांगले वागणे असते ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे तया वृक्षांची ये ऐसी वृत्ती कर्मी सदा वृक्षास्तर योग्य ऋतुकाळात फळे येतात परंतु आपण्यास फळे आली हे वृक्ष जाणत नाही त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मची नेहमी असते एका वळीची काढली दोरी जैसी याप्रमाणे जशी एक पदरी माळेची दोरी काढली असता तिचे मनी जसे गळून पडतात त्याप्रमाणे जेथे मनातून कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते संबंधे अभ्रे सती आकाशी देमे तैसी जयासी ग्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात त्याप्रमाणे देहात झालेली जी त्यांची कर्मे त्या कर्मांच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात मद्यपाीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरील शास्त्र बांधले आहे मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे ते चित्राच भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लाभलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्या बैलाला जाणीव नसते तया पाडे दे जया आहे सेची निरहंकारता पाहि तया नाव त्याप्रमाणे ज्याला आपण देहामध्ये आहो अशी आठवण नसते त्याच्या या स्थितीला निरहंकार हे नाव आहे असे समज हे संपूर्ण जेथे दिसे तेथे ज्ञान असे ही निरहंकार जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे या विषयी अन्यथा बोलू नये आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ये अंग न येता देखे दुरुनी जो आणि जन्म मृत्यू दुःख रोग जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत तोच जो दुरून म्हणजे प्राप्त होण्याच्या आधी पासूनच पाहतो साधक उया उपसर्गेया पुरेया गोथंबाजेवी जसे ठेव्यावर असलेल्या पिशाच्या आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी साधक जसा दक्ष असतो म्हणजेच मांत्रिक ठेवा मां काढणारा मनुष्य जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यासास येणाऱ्या अडथळ्यांच्या संबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिलत वाकडी तिकडे ये येऊ नये म्हणून गौंडी जसा आधीच ओलंब्याची व्यवस्था करून ठेवतो नवचे ते अतिता जन्माचे पुणे जो वाहेर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही म्हणजे सारखा खूपच राहतो अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर ते एकसारखे खूपच राहते त्याप्रमाणे जो मागील जन्मांचे दुःख विसरत नाही म्हणे पुय करते रिघाला आहा मूत्र निघाला कटा चाटिला स्वेदू तो म्हणतो हाय हाय मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात चिरलो व मुत्रद्वाराने बाहेर निघालो अरे अरे मी स्तनावरील घाम चा कंटाळा धरी म्हणे आता ते न करी जेणे ऐसे होय याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो कि ज्या योगाने असे होईल म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागेल तेमी मी यापुढे कधीही करणार नाही हरी उमचा वया जुबारी जैसा येपाचे पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा जसा पुन्हा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे तेने आक्षेपे लागे भावाला जन्माला भा रागाने जसा पाठचा भाऊ सूड मागतो म्हणजे सूड घेण्याची खटपट करतो तितक्या हट्टाने जो जन्माच्या पाठीमागे लागतो परे जन्मती ते लाज न सांडी जया निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी परंतु संभाविक मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्म साल्याची लाच केव्हाही सोडत नाही आणि मृत्यू पुढे आहे तोची कापा का काय परी आजीची होये सावध आणि पुढे कल्पांती येणारा असा इतका दूर जरी मृत्यू असला तथापि तो आजच आला आहे असे समजून जो सावध असतो माझी आता व म्हणत थडियाची सुत पोहणार आईत कासे का नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणताच अर्जुना पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताना बळखड घालतो जैसा आव बोरण सुई जे धावो न लागताची अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी पाहेचा पेना वाट बंधा, तव सावधा, जीवन पाहेवध व्हावे अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधासाठी धावाधाव करावी ये रवी ऐसे धडे जो जळता घरी सापडे तो मग न पवाडे कुह खण पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी साबध होऊन तरतूद करून ठेवली नाही तर ज्याप्रमाणे तो जळत्या घरात सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने विहीर खाणू शकत नाही तसे होते सोंढीय तो बोंबे ही सकट निम कोण सांगे खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडला तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला आता तो याप्रमाणे मेला असं कोण सांगेल मनोनी समर्थे जया पडिले तो शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जियापरे तैसा न मरता जो करे मृत्यू सूचना अथवा लग्नाचा निश्चय होऊन गंडगंधेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची अगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वा विषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो पै गाजो यन्मेची जन्मनिवारे मरणे मृत्यू मारे आपण अर्जुना याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्म क्षयातीत अशा स्वरूपाने उरतो तया घरी नाहीसा जया जन्म मृत्यूचे हृदय शल्य अशा रीतीने ज्याच्या अंतकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात त्याच्या ठिकाणी खरोखरच ज्ञानाची काहीच उणीव नसते आणि तया परिजरा, ने टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणा बद्दल विचार करतो मने आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जायसी हो म्हणतो आजच्या वेळी म्हणजे भर तारुण्याक ही जी शरीराची पुष्टी आहे ती उद्या वाढलेल्या कासरी सारखी होईल अमंत्र दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतभट्ट असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील आज अस तारुण्येत असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान असलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे फुलांची प्रेमटांगा ते करेचा फुलांच्या सुवासाच्या भोगा करता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रुप व वाज घेण्याला असमर्थ होईल ओढाळाच्या खुरी आखरू आते बुरी ते दशा माझा शिरी पावेल गा गुरांच्या खुरानी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल पद्मदळेसी इसाळे भांडतात कमळाच्या पाकडीशी स्पर्धेंनी भांडणारे हे जे डोळे ते म्हातारपणा जशी पिकलेली पडवळे असतात तसे होते बवईची पडळे व मथतीसी नसाळे उरुकुही जैल जळे आसो वाचोने बिवाईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोमतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल जैसे बाबुळीचे खोड गिरबातिचडी तोंड सरकाठी ज्याप्रमाणे बाबुळीचे खोड सरडे गिरबिडून टाकतात सरडा खोडावरून खालीवर जात राहत त्यामुळे डिंक पायाला ला लागून खोड गुळगुळीत होते त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल रांधवणी बोली पुढे परेउन मदती खात वडे तैसीची स्वयंपाक बिड़ करण्याचे चुली पुढे खाचेत अगर चरामध्ये उष्टे वगैरे पाणी साचून जसे दुर्गंधयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकात शेमडाचे दुर्गंध युक्त बुडबुडे येतील तांबूल ओठ राहू हा सात दाऊ स मिरव मिरवू ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुण्यावस्थेत रंगवतो व ज्यातील दात हस्ताना दाखवतो व ज्या मुखाने चांगली सुंदर बोलतो पाहे या तोंडा येईल जळमबटाचा लोंढा या उमळती दाढा दाता सहित त्याच तोंडाला उद्याला म्हणजे म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसकट उकडून जातील कुळवाडी रिने दाटली का वा कडी या ढोरे बैसली तैसी हे। शेतकीचा धंदा जसा कर्जाने त्रस्त झाला असता उर्जित येत नाही अथवा वाकडीच्या पावसाने झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाही त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही कुसळे कोरडी वारे निजाती बरडी तैसे आपत्य तोंडे दाढी एसी, सी माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होती आषाढीचे निजळे जैसे चिरपती शैलाची मवळे तैसे खांडे हुनी लाळे पड़ती पुर आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर्वतील वाचेसी अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होईल हा वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही कानाचे गवाडे बंद होती वहे पुष्ट असलेले शरीर म्हातारे माकडा सारखे बेडम होईल तुणाचे बुझवणे पांढोळे वारे न येईल कापणे सर्वांगासी गवताचे बुजगवणे जसे वाऱ्याने हलते त्याप्रमाणे पुढे मातारपणी सर्वंगात कापरे भरेल पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाईल पायात पाया अडकतील पाया हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हणजे म्हातारपणी सोंगासारखा नाचवला जाईल म्हणजे हल्लीचा सुंदरपणा जाऊन देहाची आकृती सोंगासारखी होईल मळमूत्रद्वारे होऊन ठाकती खो नवसीए होती इतरे माझ निधने मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणा नवस करतील उभगू येईल माझ अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील व मला मरण लवकर येणार नाही आणि सोयऱ्या धैर्या लोकांना माझा कंटाळा येईल स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मुरछी बहुळ्या मी सर्वांच्या उभळी चा उजगरा शेजे या साईली या घरा शिवणीला म्हणती म्हातारा बहुताते हा शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढास्याने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिनवी असे ते म्हणते ऐशी वार्धक्याची सूचनी आपणपणी देखे मग मनी असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणे विचाराने पाहतो आणि मग जो त्या त्याविषयी मनात विटतो म्हणे पाहो ये, ये आणि आताची भोगिता जाईल मग काय उरेल हिता तो मनात म्हणतो उद्या ही अशी वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषय भोगात निघून जाईल मग आपले हित साधण्यास काय म्हणून जावे तेथाय म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो आणि पांगळी झालो नाही तो पर्यंत जेथे म्हणजे देवस्थान तीर्थ वगैरे ठिकाणी जायचे असेल तेथे जातो दिव जाये तहावे ते तुले पाहेृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पाहायचे तितके पाहून घेते आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे बोलून घेतो हात होती खुळे हे पुढील मोठ कळे आणि करुणी घाली सकळे दाना दिळे होती ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हाताने दाना सर्व कृत्य करून टाकते तेव्हा ऐशी दशा येईल पुढे वेडे आत्मज्ञान अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल तेव्हा त्याच्या ते आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो जैसे चोरपा हे झोंबती तव आजीची रुसीजे संपत्ती का झाका झाकी वाचता कि जे जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघव सवते केले त्याप्रमाणे मातार यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच तारुण्यातच त्याने सर्व हाता वेगळे करून टाकले जे करावायचे ते सर्व केले आता मोडूनी ठेली दुर्गे कावळीत धरीले खे उपेक्षे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी म्हणजे ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय तो नागोला जात नाही तैसे वृद्धाप्य होत वृद्ध आहे तेव्हा भर जीवनीत मजा करू व पुढे परमार्थ करू असं म्हणणारा मनुष्य तो तरी आहे का कि नाही हे कोणा असतो झाडीली कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडी जा अग्नि तरी राखोंडी जाळील काळाचे कोळ म्हणजे तिळाचे उपटलेले झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती, ती कोळे झाडली तर त्या कोळांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाही तसेच अग्नि जरी असला तरी तो एकदा राखोंडी झाला कि मग तो कोणत्याही पदार्थाला जाळू शकेल का म्हणून वृद्धाप्याचे आठवे वृद्धाप्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे असे वृद्धावस्थात होणाऱ्या दुर्दशेचे ज्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे